सर्ग ते सैन्य जात असताना मोठ्या धुसर मेघाने गडगडाट करून भयंकर अशुभ रक्त मिश्रित पाण्याचा वर्षाव केला ते रथाला जोडलेले वेगवान घोडे समतल पुष्पाने भरलेल्या प्रदेशातील राजमार्गावर अकस्मात पडले सूर्याला ग्रासून टाकून त्याच्या भोवती कारपट रक्तवर्णाचा भाग असलेले कोलीच गरगर फिरवताना दिसते तसे चक्रासारखे गोलमंडल दिसू लागले वर उंचावलेल्या सोन्याच्या दांडीच्या ध्वजावर त्याचा ताबा घेऊन प्रचंड शरीरा भयानक घृज्र जाऊन बसला जनस्थानाजवळच्या प्रदेशाचा ताबा घेऊन कर्कश स्वराचे मांसखानाचे मांस खाणारे पशुपक्षी नाना प्रकारचे विलक्षण आवाज काढू लागले भयंकर ओरडणारे कोल्हेवाज मुठ काढून राक्षसांचे अशुभ लागले बोल प्रचंड आकाराचे मेघ जैमत्त गजांसारखे दिसत होते आणि ज्यांनी रक्त मिश्रित पाणी धारण केले होते त्याने आकाश अंधारून टाकले अंगावरचे रोम उभे राहतील असा घोर अंधकार दाटला दिशा आणि उपदिशा सुद्धा स्पष्ट दिशेनशा झाल्या रक्ताने भिजलेल्या वर्णासारखी संध्या आवळीच झाली खराकडे तोंड करून भयंकर पशु आणि पक्षी आवाज करू लागले कर्कोचे कोल्ह गि पुढच्या भयाची भीती घेऊन ओरडा करू लागले युद्ध काळी नित्य अशुभ कार्य भयंकर दिसणारी कोल्ह सैन्याकडे तोंड करून आग उकळणाऱ्या तोंडाने ओरडू लागली परिघ आयुधासारखा एक धूम सूर्याच्या जवळ दिसू लागला पर्व काळ महाग्रह राहुने सूर्याला धरले बारा वेगाने वारा वेगाने वाहू लागला आणि सूर्य निष्प्रभ झाला रात्र नसताना काजव्यासारखे चमकणारे तारे खाली पडले मासे आणि पक्षी लपून बसले कमलयुक्त पुष्करणीमधली कमळे सुकून गेली त्यावेळी वृक्ष पुष्प फळविरहित झाले आणि वारा नसताना धुसर धूळ उडू लागले महिना ची असा वास काढीत किंचाळू लागल्या आणि भयंकर दिसणाऱ्या उल्का मोठा आवाज करीत पडू लागल्या पर्वत अरणे इत्यादीसह पृथ्वी हलू लागले डरकाळे फोडे रथात बसून चाललेल्या धीमान खराचा डावाहात जोराने कंप पव लागला त्याचा स्वरही कमी आला तो सगळीकडे दृष्टी टाकत असताना त्याचे डोळे रक्तमय झाले त्याच्या कपाळात तिडी कुठली तरी तो मोहापासून मागे फिरला <coughs> मागे फिरला नाही अंगावरचे केस उभे राहतील असे महा उत्पात उठलेले पाहून तो खर हसून सर्व राक्षसांना म्हणाला हे सर्व भयंकर दिसणारे महान उत्पात उठले तरी मला त्याची चिंता वाटत नाही वीर्याने बलवा नसणारा जसा दुर्बलांचा पाडाव करतो तसा मी माझ्या तीक्ष्ण बाणाने नभस स्थलातून तारेसुद्धा पाडू शकेन मी रागावलं असताना मृत्यूला मरणधर्म पत्करायला लावेन बळाने गर्विष्ट झालेल्या त्या रामाला आणि त्याचा होऊ लक्ष्मणाला धारदार बाणाने न मारता येथून मी परत जाऊ इच्छित नाही ज्या निमित्ताने रामाचा आणि लक्ष्मणाचा समूळ उच्छेद मना करायचा आहे ते म्हणजे माझ्या भगिनीला त्या दोघांचे रक्त प्यायचे आहे तिची इच्छा पूर्ण हो युद्धात पूर्वी मी कधीही पराजय पत्करले नाही तुम्हाला हे गोष्ट प्रत्यक्ष माहीत आहे मी खोटे सांगत नसतो मी क्रुद्ध झालो तर आईरावता बसून जाणाऱ्या देव राजाला सुद्धा त्याच्या हाती वजन असले तरी कथा त्यांच्या या गर्जना ऐकून राक्षसांचे ते मृत्यूच्या पाशानेच आवडले गेले होते ते युद्ध पाहण्याच्या इच्छेने महात्मे जमा झाले ऋषी देव गंधर्व सिद्ध चारण हे पुण्यकर्मे गोळा होऊन एकमेकांना म्हणू लागले गो तसेच जे लोकांच्या मानाला पात्र आहेत त्यांचे कल्याण असो जसा चक्रधारे विष्णूला असे आणि अशा प्रकारचे पुष्कळ उद्गार काढणाऱ्या ऋषी श्रेष्ठांना कुतुहल उत्पन्न झाले होते तेथे विमानात बसून देव आले होते त्यांना त्या ते राक्षसांच्या सैन्याचे आयुष्य संपलेले दिसले खर रथात बसून सैन्याच्या आघाडीवरून वेगाने एकीकडे झाला विहंगम दुर्जय करुष कालकारमुक हेममाली महामाली सर्पास्य रुधिराशन हे बारा महावीरशाली खराच्या आजूबाजूला उभे राहिले आणि महाकपाल स्थूलाक्ष प्रमाथ त्रिशिरा हे पुढे चौहे सैनिया दूषणा चा महाभयंकर प्रचंड वेग असलेली वेगले असलेली राक्षस राक्षसवीर सेना ग्रह जशी चंद्र सूर्यापाशी जावी ती एकाएकी दुत्र जवर जाव पोचनी अरण्यकंडा तेविशावा सर्ग समाप्त